पुस्तक मनूबा व चित्राने चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्राणी चारू प्रकरण चौथे सासूने चालवलेला छळ चा। चित्राणे चारू परस्परस अनुरूप होती सुखाला वास्तविक तोटा नव्हता परंतु सासू मनात सरफडत होती चित्राणी चारू यांचा बेबनाव व्हावा हो असे तिला वाटत होते चारूच्या मनात चित्राबद्दलचे जे अपार प्रेम होते ते नष्ट व्हावे असे तिला वाटत होते चारूने चित्राचा त्याग करावा आणि आपल्या मैत्रीच्या मुलीशी तचे दुसरे लग्न लावावे असे ती मनात योजीत होती चित्रा सुखात वाढलेली होती फारसे कामकाज करण्याची तिला सवय नव्हती परंतु गोडगावला पिठाची गिरणी नव्हती घरीच दळावे लागे मोलकर्णी दळीत परंतु सासू मुद्दाम चित्राला दळायला लावे चारू शेतावर गेलेला असावा आणि इकडे सासूने दळण द्यावे लवकर दळ चारू शेतावरून यायच्या आधी झाले पाहिजे समजलीस तुम्ही शहराच्या पोरी परंतु येथे खेड्यात नाही होऊनच ते बसून चालणार इथे चार धंदे करायला हवेत चांगले बारीक द, परवा पसावर फक्त डाळ दिली हरभऱ्याची दळायला तर नुसता बरडा काढून ठेवलास आणि चारूला हात दाखवलेस वाटतं जसे फोड आले असतील त्यांना आम्ही पायली पायली हातांनी दळतो मोठी नाजूक राणी कोणा कलेक्टरशी बापाने लावायचे होते लग्न इथे गावड्यात कशाला दिली तरी मी पहिल्यापासून सांगत होते की शहरी मुलगी करू नका परंतु या चारूचा सावटपणा येतील म्हणा अनुभव हा चारू सुद्धा म्हणेल की नको ही बया नखरेबाज चढेल मुलगी कोणाला आवडेल घे की ते दळायला रडायला काय झाले ढोंगे येतात करायला सासूचा पाडा चालला होता चित्राने जाते घातले ती दळीत होती दोन्ही हाताने दळीत होती तिला जाते ओढे ना तरी कष्टाने दळीत होती इतक्यात शेतावरून चारू आला तो चित्रा तेथे दळीत आहे डोळ्यात पाणी आहे चित्रा ये आपण दोघंजण मिळून दळू ये रडू नको साता हस चारू नको तू जा सासूबाई रागावतील माझी लाज राग जा मी ने जाणार मी तुला हात लावणार नको रे चारू माझी फजिती का करायची आहे गडी माणसे येतील मोलकर्णी येतील मला हसतील म्हणतील त्यांना दळायला बसवलं आणि जा हो चारू तुझे माझ्यावर प्रेम आहे ते दळायला लागून नको हो दाखवायला जा जा मी जाणार नाही घालदाने हट्टी आहेस तू चारू आणि तू ही हट्टी आहेस बरं ये दळू दोघं तू गेलास म्हणजे सासूबाई याची उट्टे काढतील तू आपली नेहमी माझ्याबरोबर राहत जा नियमी कशी तुझ्या ओळखून येऊ असा काय धरतोस खुंटा तुला तरी कोटे माहीत आहे दळले आहेस का घरी कधी दोघे दळत होती चित्रा आनंदली होती चित्रा ओवी म्हण की बायका ओव्या म्हणतात मला नाही येत एक दोन तरी येत असतील हो म्हण आणि चित्राने ओवी म्हटली दळून दोघे दळू हात दोघांचे लागती चित्राने चारू एकमेकांवरची प्रीती एकमेकांवरही प्रीती वाणी नेहमी वर्णुकी ती एकमेकांच्या हृदयी एक एकमेकांच्या वसती चारू राया चां जशी चंद्राला रोहिणी पतीला ती निज घाली सदैव मोहिनी अशा वळ्यात चालत होत्या तो सासूबाई आल्या झाले का गदळ आणि हे काय चारू तू कदळत बसलास अरे तुला लाज कशी नाही इतका काय बाईल वेडा साहेबनी मड्डम जणू दळू गे तिला काही मरत नाही पसाभर दळून उठ सारगाव तोंडात शेण घालील गडी माणसे काय म्हणतील आणि इने तुला बोरावले असेल लाज नाही मिलीला केव्हाचे दळायला दिले आहे तरी सांगितले होते तीन तीनदा बजावून की तो शेतावरून यायच्या आधी आटप म्हणून उठो, आई अगर दळले जरा म्हणून काय झाले व्यायाम होतो इतके दिवस नाही कधी दळायला आला असतो आईला हात लावला होतास कधी बायकोवर माया काल आली नाही तर तिच्याबरोबर दळायला लागला आईने जन्मभर खस्ता खाल्ल्या त्याचे काहीच नाही चारू जा होतू हळूद चित्रा दुःखाने म्हणाली चारू उठून गेला चित्रा बसली तिने कसे बसे दळण संपवले आज तिच्या हाताला खरेस फोड आले पुन्हा दुपारी भांडी घासायची फोड झोंबत चित्राला रडू असे दिवस जात होते आणि त्यातच दुःखाची गोष्ट म्हणजे चित्राच्या वडिलांचीही दूर बदली झाली त्या दिवशी ती माहेरी गेली होती वडील जाणार होते सारी भावंडे जाणार होती चारूही होता आजच येतेस का आज नको पण मला न्या हो नेई बाळ तुझे कसे चालले आहे सासूबाई आताशा कशा वागतात सासूबाईंशी मला काय करायचे आहे माझे माणूस मोलाचे आहे लाखा तसे सापडायचे नाही बाबा खरेच हो चारो म्हणजे प्रेमसिंधू आहे तुम्ही काळजी नका करू पत्र पाठवीत जाहे मला पाठवीन हो इतक्यात श्यामू रामू दामू आले ताई आम्ही चाललो आता भाऊ या ती म्हणाली तू ये आमच्याकडे तुझ्याकडे आम्ही आलो तर तुझी सासू मारील ताई मार आहे का तुला खरेच मारते रामूने विचारले नाही ओ मारीत त्या सुद्धा आता प्रेम करतात माझ्यावर असे बोलत नको जाऊओ कोठे आणि चित्रा उठून गेली आई जवळ गेली सीताबाई आवरावर करीत होत्या चित्रा सांभाळ साजूचा स्वभाव निवडेल हो असतात काही खास्ट सवा परंतु पुढे त्या आई चांगल्या वागू लागतात तुला मुलबा झाले म्हणजे सारे ठीक होईल आजीच्या मांडीवर नातवंड खेळू लागले म्हणजे नातवंडाची आई मग आवडू लागते आई तू चिंता नको करू मला कितीही त्रास झाला तरी चारू दोन शब्द बोलला की मी पुन्हा असू लागते असंही तुमचे प्रेम राहो इतक्या चारू तेथे आला आमची चित्रा सांभाळा हो सीताबाई म्हणाल्या मला सांभाळण्यापेक्षा तिला अधिक सांभाळीन खरे ना चित्रा खरे हो चित्रा चल आपण स्टेशनवर पुढे जाऊ तिकीटे काढू येतेच चल जाऊ दोघे स्टेशनवर गेली त्यांनी तिकीटे काढली सामान आले काही आधीच पाठवून दिले होते मालगाडीने हे सारे बरोबर न्यायचे होते सारी मंडळी आली गावातीलही काही मंडळी आली होती शिपाई आले होते बळवंतराव लोकप्रिय होते निरोप द्यायला शेवटी शेवटी बरीच गर्दी झाली कोणी माळाई घातल्या कोणी भेटेई आयत्या वेळेस आणल्या आता थोडा होता वेळ शामू रामू दामू बसले गाडीत सीताबाई बसल्या बळवंतरावाही बसले, बसले। चित्रावर चित्रा चारू खाली उभी होती शिट्टी वाजली जपा हो सीताबाई स्पुंदत म्हणाल्या चित्राला बोलवत नव्हते सुटली गाडी चित्रावर चारू परतली गाडी घेऊन ती आली होती बसली दोघे घोड्याच्या गाडीत व गडी हाकलीत होता चारू व चित्रा आत होती चित्राच्या डोळ्यात राहून राहून पाणी येत होते चित्रा उगी हिरडू नको मी आहे ना होय हो, हो चारू परंतु वाईट वाटते हो वाईट वाटायचेच गाडी घरी आली नाही तो सासूची गर्जना सुरू म्हटलं येता की नाही घरी की राजा राणी जातात पळून किती हा उशीर चारू तू अगदी नंदीवैल होणार की काय ती नाचवी तसा तू नाचतोस सिनेमा पाहून आला असाल उगीच नाही इतका उशीर झाला शहरातल्या सवयी सिनेमे हवेत आणि सिनेमातल्या सारखे उद्या कराल सुद्धा आई अगं गाडीची वेळ बदलली आहे गाडी सुटली तशी परत आलो का उगीच बोलतेस आता आम्ही का कुकुली बाळे पहिला सिनेमा म्हणजे का पाप झाले तू सुद्धा मधून मधून पाहतेस परंतु देवधर्माचे आम्ही पाहतो आम्ही वाटते वाईट असतात तेच पाहतो काहीतरी आपले बोलतेस बरे हो नाही बोलणार तुम्ही आता मोठे झालात कोण बोलणार तुम्हाला वाटेल तसे नाचा उज्या तोंडाला काळे फासू नका म्हणजे झाले असे दिवस जात होते आणि चारूला लांब जायचे होते महत्वाचे काम होते चारू जाशील ना तू बापाने विचारले होय बाबा हवे ना जायला हो तू नाहीतर मी गेले पाहिजे मला जरा बरे नाही वाटत तू ये जाऊन बरे चित्रा वाईट वाटत होते चारू तिला धीर देत होता चित्रा तुला सुद्धा मी बरोबर नेले असते परंतु ते बरे नाही दिसणार मी लवकरच येईन आईला सांगून ठेवीन आणि जरा झीटपणाने वाघ आई बडबड करील तिकडे लक्ष नको देत जाऊ हो चारू तू जवळ नसलास म्हणजे माझा जीव खालीवर होतो पाण्याविना मासा तसे होते तूच हो एक माझा आधार तुझ्याशिवाय मला कोण आहे तू माझे जग तू माझा देव वाटते की तू नेहमी कुठेतरी दूर दूर जावे नको हे जग दुष्ट जग चित्रा हे जग आहे दुष्ट का या जगात तू नेहमी आहोत तुझी फात्मा आहे तुझे आई बा, भावंडे सारी आहेत जगात बरे वाईट सारे आहे बऱ्याकडे लक्ष देऊन आशेने आनंदाने राहावे राहीनो आनंदाने ये जाऊन चारू गेला चित्राची आता दिनवाणी स्थिती झाली जागीरदाराई चार दिवस निर्मळ औषधासाठी जाऊन राहिले घरी केवळ सासूचे राज्य चित्राचे हाल आता कुत्रा खाईना तिला पाटे सासू उठवी खटाळाभर भांडी गासायला लावी धुनी धुवायला लावी तिला शिळे खायला वाढी दळायला लावी आणि शिव्या येता जाता आहेतच रात्री बारा वाजता थकली बगलेली चित्रा आपल्या शयण मंदिरात जाईपंतु एके दिवशी सासू म्हणाली वर नाही निजायचे खाली स्वयंपाकघरात झोपत जा गाद्या हव्यात लोळायला तो येईपर्यंत नाही झोपायचे समजलीस त्या मी कुलूपच लावते आणि खरेच त्या सासून चित्राच्या खोलीला कुलूप लावले क्षणभर जाऊन बसायला रडायलाही जागा नाही स्वयंपाकघरातच तिला निजावे लागे तिथे ओल असे डास असत निजायला फरकूट मिळे पांघरालाही धड नाही अरे रे चित्रा काही तुझे दशा परंतु सासरा निर्मळ पुरून परत आला चित्रा तुझे खुलीला कुलूपसे सासूबाई म्हणतात खालीच निजत जा दुष्ट आहे ती मी सांगतो तिला आणि सासराने सांगितले काही नकोवर नि मला या मुलीचा काडीचा भरोसा नाही घरात तुम्ही नव्हतात चारूनही ही आपली दिवसुद्धा वर जाऊन गादीवर लोळायची लाजच नाही मिळिला म्हणून कुलूपच लावले वर गेलीस तर तंगडी तोडीन म्हटले खाली आस असं माझ्या समोर, उद्या काही केलं आणि तोंडाला काळे फासलेन तर काय करता यांचे होतील खेळ आपली मान खाली तुम्ही म्हणत असाल तर उघडते कुलूप लोळे की नाही माझे काय जाते आणखी म्हणावं चार गाद्या घाला चित्राचे मंदिर उघडले त्या दिवशी रात्री चारूचा फोटो जवळ घेऊन ती रडली चारू ए लवकर परत तू येईपर्यंत मी जिवंत तरी राहीन की नाही कोणास टाऊक परंतु तुझ्यासाठी मला तु जगले पाहिजे मी गेल्यावर तू रडशील दुःखी होशील जगेन हो तुझ्यासाठी जगेन चारू तुझाच एक मला आजार आहे हो असं त्या फोटोला हृदयाशी धरून ती म्हणत होती चित्रा अशक्त झाली आजारासारखी दिसू लागली परंतु चारू आला चित्राची दशा पाहून त्याला वाईट वाटले चित्रा, चित्रा, चित्रा, चित्रा आईने तुझे हाल केले होय ना नाही ओ चारू ज्या मातेच्या पोटीतही रत्न आले तिला मी कशी नावे ठेवू सासूबाईंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत तुझी देणगी त्यांनी मला दिली आहे त्यांनी किती छळले किती त्रास दिला तरी तो मला गोड करून घेतला पाहिजे कारण तुझे जीवन त्यांनी मला दिले आहे चारूचे पृथ्वी मोलाचे रत्न जिने माझ्या पदरात घातले तिला मला दोन शब्द बोलण्याचा अधिकार आहे खरे ना चारू चित्रा कुठे शिकलीस असे बोलायला तुझे प्रेम शिकवते तुझा फोटो मला शिकवी तू इतकी अशक्त कशी झालीस तू येते नव्हतास म्हणून तुझे दर्शन म्हणजे माझा खरा आहार तुझे दर्शन म्हणजे अमृत तू येथे असलास म्हणजे मला अन्न गोड लागते तू नसलास म्हणजे सारे कडू वाटते घाल जात नाही मग म्हणून हो मी अशक्त झाले तुला मी टॉनिक आणन वेडा आहेस तू तू घेतले पाहिजेस चारू माझे टॉनिक तू हो तू आलास आता बघ माझी प्रकृती सुधारेल तरी सुद्धा टॉनिक घे माझ्यासाठी घे तुझ्या आनंदासाठी घेईन चारू तुझ्यापुढे मला नाही म्हणता येत नाही तुझी इच्छा म्हणजे माझा धर्म तुझी इच्छा असणे माझा कायदा चित्रा ही गुलामगिरी आहे तू का माझी गुलाम आहेस वेडा आहेस तू चारू फातिमा कबीराचे एक गाणे मणे. कबीर देवाला म्हणतो मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा तू साहेब मेरा चारू रामाचे दास होणे म्हणजेच मुक्त होणे कधी कधी दास मुक्ती असते कारण ते दास स्वेच्छेचे असते लादलेले नसते चारू तू ज्याला गुलामगिरी म्हणतोस त्याला मी आत्मसमर्पण म्हणते व समर्पण स्वतःचे समर्पण समाधान समझले ना